पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण पाचवे नवी दक्षिण आफ्रिकेत आल्यानंतर आठवड्याभरानं काही कोर्टाच्या कामासाठी त्यांना एक रात्र मोठ्या शहरात राहण्याची वेळ आली त्यांनी भाड्याची गाडी केली आणि गाडीवाल्याला चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जायला सांगितलं गांधी हॉटेलच्या व्यवस्थापकाला भेटले आणि राहण्यासाठी खोली मागितली गोऱ्या व्यवस्थापकांनी गांधीजीकडे नक्क शिकळांत पाहिलं आणि म्हणाला माफ करा पण आमच्याकडं सर्व खोल्या गेल्यात जागा नाही गांधीजींना एका भारतीय मित्राच्या दुकानात रात्र कडावी लागली त्यांनी जेव्हा मित्राला घडलेला प्रसंग सांगितला तेव्हा तो म्हणाला हॉटेलमध्ये आपल्याला जागा मिळेल असं तुम्हाला वाटलंच कसं गांधीजींना आश्चर्य वाटलं ते म्हणाले का मित्र म्हणाला हळूहळू तुमच्या सगळं लक्षात येईल आणि तुम्हाला समजू लागेल आणि दक्षिण आफ्रिकेत भारत्यांना किती अपमान सहन करावे लागतात त्याबद्दल गांधीजींच्या बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या त्यांना मार खावा लागला त्यांना लाथा खाव्या लागल्या गाडीतून त्यांना ढकलून दिलं गेलं फुटपाथवरून ढकललं गेलं कारण ते भारतीय होते काळे होते तरी त्यांना कळेना की गोरे लोक काळ्यांचा इतका तिरस्कार का करतात ख्रिश्चन धर्म हा तर प्रेमाचा धर्म आहे आणि त्याप्रमाणे सगळी माणसं ही एकाच देवाचे पुत्र असतात ना एकदा गांधीजी केस कापड्याच्या दुकानात गेले गोऱ्या नाव्यानं विचारलं काय पाहिजे गांधीजी म्हणाले मला केस कापायचे आहेत तो म्हणाला माफ करा मला तुमचे केस कापता येणार नाहीत जर काळ्या माणसाचे केस कापले तर माझी गोरी गिराईक येईनाशी होतील हा अपमान गांधीजींना जिवारी लागला त्यांना असं वाटलं की या अपमानाच्या दुःखानं धुमसत राहण्याचा अर्थ नाही किंवा वर्तमानपत्रात लेखी आव्हान करण्यातही अर्थ नाही त्यांना स्वावलंबी व्हायला हवं स्वतःची स्वतः कामं करायला हवीत ताबड़तो त्यांनी केस कापण्याची साधनं आणली आणि घरी गेले घरी आरशासमोर उभं राहून त्यांनी केस कापायला सुरुवात केली दाढी करणं अवघड नव्हतं पण स्वतःचे केस कापणं कठीण गेलं अर्थातच हे काम एका बॅरिस्टरचं तर मुळीच नव्हतं त्यांनी कसेतरी केस कापले पण डोक्याच्या मागच्या बाजूचे केस कापणं जमेना तिथे घोटाळा झाला नेहमीप्रमाणे त्याचं फार काही वाटून न घेता ते कोर्टात गेले त्यांची विदूषकासारखे केस पाहून मित्रांची हसता हसता पुरेवाट झाली एकानं विचारलं गांधी तुमच्या केसांना काय झालं काल रात्री उंदरांनी कुरतडले काय गांधीजींनी प्राणजळपणे सांगितलं नाही गोऱ्या न्हाव्यानं काळ्या माणसाचे केस कापायला नकार दिला म्हणून मी स्वतःचे केस कापायचे ठरवले कसे असेनात हा केस गांधीजींचा पहिला अनुभव होता तेव्हा ते अठ्ठावीस वर्षांचे होते त्यानंतर ते नेहमी कात्री आणि केस कापण्याचे हातयंत्र वापरत आश्रमात न्हाव्याला बोलवणं ही टाळण्याची गोष्ट होती आश्रमवासी एकमेकांचे केस कापत आश्रमातल्या विद्यार्थ्यांनी साधेपणाने जगावं असं गांधीजींना वाटे कोणत्याही प्रकारचा नखरा सुंदर पोशाख किंवा चमचमीत पदार्थांना तिथे मनाई होती एका रविवारी सकाळी मुलं आंघोळीला चालली होती गांधीजींनी एकेकाला बोलावलं आणि त्यांचे केस कापले त्यांना अशा प्रकारे केस इतके बारीक डोक्यावर कापलेले आवडले नाहीत एकदा त्यांनी आश्रमातल्या दोन मुलींचे लांब केसही कापले होते दक्षिण आफ्रिकेत तुरुंगात केसांना कंगवा मिळत नसे आणि दोन महिने किंवा जास्त सजा झाली असेल तर त्या कैद्यांचे सर्व केस कापून चकोटा केला जाई मिशा पण कापून टाकत गांधीजींना आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांना या नियमातून सूट दिली होती पण गांधीजींना तुरुंगात सर्व अनुभवातून जायचं होतं तेव्हा आपले केस कापून हवे आहेत असं त्यांनी लेखी पत्र दिलं तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यानं त्यांना कात्री आणि केस कापण्याचं हात यंत्र दिलं गांधीजी आणि त्यांचा एखाद दुसरा सहकारी रोज दोन तास इतरांचे केस कापत आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध असताना त्यांच्याबरोबर एक आश्रमवासी भगिनी होती तिच्या डोक्यात कोंडा झाला होता त्याला तिचा बराच त्रास होत होता एकदा तिनं अवधारानं म्हटलं बापू मी केस कापून टाकू का आणि कोंड्यासाठी काही औषध लावू का डोक्याला गांधीजी म्हणाले हो लगेच कर कात्री घेऊ नये कात्री आणल्यावर गांधीजींनी भराभर केस कापून टाकले का? महात्मा नावी तेव्हा पंचाहत्तर वर्षांचे होते स्वदेशी चळवळीच्या दरम्यान गांधीजींनी परदेशी रेझर्सवर बहिष्कार घातला आणि स्वदेशी वस्तरा वापरू लागले हळूहळू त्याचा वापर कसा करायचा ते त्यांच्या लक्षात आलं आणि समोर आरसा न घेता एवढंच काय पण साबण ब्रशही न वापरता ते दाढी करू लागले तेव्हा त्यांना दाढी करण्याच्या कलेतला मोठा टप्पा आपण गाठला असं वाटत असावं वा। त्यांनी हे प्रशस्तीपत्रकही देऊन टाकलं मुन्नीलालनं मनापासून माझी चांगली दाढी केली तो स्वदेशी वस्त्रा वापरतो आणि शिवाय दाढी करतो त्यांच्या काही अनुयायांनी या प्रकारे दाढी करायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे दाढी करण्याचा त्यांना प्रश्न वाटण्यास झालं खेड्यापाड्यातले नावी कधी सर्जन म्हणून कसे काम करतात हे गांधीजींना माहीत होतं एखाद्याचं गळू कापणं किंवा पायातलं काटा काढणं ते करायचे पण त्यांचे कपडे आणि अवजारं मात्र अस्वच्छ असत एकदा सेवाग्राम एक, सेवाग्रा एक हरिजन सेवक म्हणाला मला वर्ध्याला जायचं आहे कशासाठी विचारलं तर म्हणाला दाढी करायला तुला या गावात नाही का दाढी करता येत सवर्ण न्हावी माझी दाढी करणार नाही आणि इथे कोणी हरिजन न्हावी नाही त्यानं उत्तर दिलं मग त्या न्हाव्याकडून मी देखील दाढी करून घेणार नाही गांधीजी म्हणाले त्यांनी त्या न्हाव्याकडून सेवा घेणं बंद केलं खेडोपाडी हिंडताना त्यांना वेळही मिळत नसे केस का दाडी करायला आणि न्हाव्याच्या दुकानाची गरज भासे खादीच्या प्रचारासाठी पदयात्रा चालू होती तेव्हा त्यांना खादी वापरणारा नावी हवा होता स्वयंसेवकांनी खूप धावपळ केली असा नावी शोधायला गांधीजी म्हणाले आपल्या स्वदेशी कामामध्ये न्हावी आणि धोबी मंडळी सामील करून घ्यायला पाहिजे न्हावी मंडळी गप्पा चांगल्या मारतात ते स्वदेशीचा संदेश सगळीकडे पसरवतील ओरिसामध्ये एकदा गांधीजी न्हाव्याची वाट पाळत होते त्यांना एक महिला येताना दिसली तिनं कानात मोठी कानातली घातली होती नाकात न होती गळ्यात हार होता हातात लाकेच्या बांगड्या होत्या गांधीजींनी विचारलं तुम्ही माझे केस कापणार आहात का तिनं हसून मान डोलावली आणि ती वस्त्राला धार लावू लागली गांधीजींनी तिला विचारलं तुम्ही एवढे जड का घातले आहेत ते तुम्हाला चांगले नाही दिसत ते बेडब आहेत त्यात खूप मळ हसलं आहे तिच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली काय सांगू तुम्हाला या खास प्रसंगासाठी मी ते उसने आणलेले आहेत तुमच्यासारख्या देवमाणसापुढे मी चांगले दागीने न घालता आले तर ते बरं दिसलं असतं का गांधीजींच्या डोक्यावर आणि हणुवटीवर वस्त्रा फिरवून झाल्यावर तिनं तिला मिळालेले पैसे गांधीजींच्या पायाशी ठेवले नमस्कार केला आणि निघून गेली